वाल्मिकी रामायण आरण्यकांड सर्ग अठ्ठेचाळीसावर सीताचे कठोर शब्द बोलत असताना प्रक्षुब्ध झालेल्या रावणाने कपाळाला आठ्या घालून उत्तर दिले गौरवर्णी स्त्रिये मी वैश्रवणाचा सावत्र भाऊ माझे नाव रावण तुझे कल्याण ज्याला देव गंधर्व पिशाच्य पक्षी सर्प हे सारे मृत्यूला जसे लोक नेहमी भिळतात तसे भिवून पळतात जाने काही कारणाने सावत्रभू वैश्रवण याच्याशी द्वंद्व केले आणि क्रोधाने रणात पराक्रमाने त्याला जिंकले तो मी प्रतापी दशग्रीव आहे माझ्या भयाने पीडित होऊन त्याने आपले क्रुधी संपन्न वस्तिस्थान सोडून दिले आणि श्रेष्ठ पर्वत जो कैलास तेथे तो कुभेर जाऊन राहिलाय <coughs> पुष्पक विनामाची इच्छा होईल तिकडे जाणारे शुभ विमान भद्रे मी माझ्या वीर जिंकून घेतले आणि त्यानेच मी स्वर्गाला जात असतो मैथिली माझ्या मुखार क्रोध उमटलेला दिसला की इंद्रप्रमुख सगळे देव भयभीत होऊन पळत सुटतात जेथे मी असेन तेथे वारा भीत भीत वाहतो आकाशात तापणारा सूर्य भयाने थंड किरण टाकू लागतो जेथे मी असतो आणि फिरतो तेथे झाडांचे पाणी हालिनाशी होतात <coughs> नद्यांचे पाणी वाहिनासे होते समुद्राच्या पलीकडे माझी लंका नावाची उत्तम नगरी जशी इंद्राची अमरावती तशी आहे आणि तेथे सर्व भयंकर राक्षस राहतात त्या नगरीच्या भोवती पांढरट रंगाने शोभणारा तट आहे तिच्या तटाच्या भिंती सोन्याच्या अशी ती रम्य वैडोर्य म्हणाने युक्त अशा वेशी असलेली पुरी आहे हत्ती घोडे रस याने गजबजलेली तुतारांच्या निनादांनी दुमदुमणारी आवडत्या अशा सर्व फळांच्या वृक्षांची गर्दी असलेल्या उद्यानाने मंडीत अशी हे राजपुत्री सीत तेथे तू माझ्या संगती राहा आणि वनात पाठवले मग राज्य भ्रष्ट झालेल्या त्या उदासीन तप करणाऱ्या तापसी रामाला घेऊन हे विशाल नेत्रे शीते तू काय करणार <coughs> राक्षस भरत्याला ठेवून घे तो भर स्वतःहून तुझ्याकडे आलाय त्याच्यावर प्रेम कर तो काम शरानेत झालेला त्याला नाकारू नकोस भित्रे मला नाकारून पुढे पुड़, पश्चाताप होईल पुरुरव्याला लात मारणाऱ्या उर्वशीची जशी गत झाली तशी तुझी होईल युद्धात तो मानुषराम माझ्या बोटाच्या शक्तीचा सुद्धा नाही तुझ्या भाग्याने सुंदरी मी आहे माझ्या प्रेम कर, असे तो बोलला तेव्हा वैदेहीला संताप आला तिचे डोळे लाल झाले आणि त्या निर्जन ठिकाणी ती राक्षस राजाला कठोरपणे बोलले सर्व देव नमस्कार करता त्या वैश्रवण देवाचा भ्राता स्वतःला म्हणून घेऊन तू अशुभाचे कर इच्छितस ज्या राक्षसांचा रावणा तू दुर्बुद्धी आणि मोकाट इंद्रिय असलेला क्रूर राजा आहेस ते राक्षस सगळे खात्रीने नाश पावतील इंद्राचे भाऱ्या सची तिचे अपहरण करून एक वेळ जगणे शक्य होईल पण मला रामाच्या भारेला नेऊन तुझे मुळीच कल्या कल्याण होणार नाही जिच्या रूपाला तोड नाही अशा शशीच्या अंगरा अंगावर इंद्राच्या पश्चात हात टाकून कदाचित तू दीर्घकाळ जगशील पण माझ्यासारखीच्या अंगावर हात टाकून राक्षसा तू अमृत जरी प्यालेला असलास तरी तुझी सुटका होणार नाही अरण्यकांडाचा अठ्ठेचाळीसावासर्ग